सद्गुरुनाथ महाराज की जय मागेला द्याय आपण श्री मुकुंदराय कृत विवेक सिंधू पूर्वार्ध प्रकरणातील प्रकरण पाचवे म्हणजे लिंगदेह निरूपण लिंगदेहाचं कशा पद्धतीने लि निरूपण केलं आहे हे आपण पाचव्या अध्यायी बघितलं आहे तर यापुढे श्री मुकुंदराय आपल्याला सहाव्या प्रकरणामध्ये स्थूलदेहाचं कथन करणार आहेत आणि त्या प्रकरणाला नावही स्थूलदेहकथन असे दिले असून हे आपण आता याचं निरोपण करणार आहोत श्री गणेशाय नम अनादि आज्ञानाने जीव भ्रमात पडला लिंग शरीरात गुरफटला गेला आणि शुभ व हो अशुभ कर्माने जखडून टाकला गेला येण्याप्रमाणे तो परतंत्र होऊन राहिसला सुख व दुःख हे केवळ पुण्याचे व पापाचे फल मिळते आणि हा कर्मान कर्मानुरूप अखंड स्वर्ग किंवा नरक भोगीत असतो मनुष्याचा ध्येय प्राप्त होऊन बरी वाईट कर्मे करून संसारामध्ये श्वानशुक्र आदी नाना प्रकारच्या योनीत जातो पुण्यांश अधिक झाला तर स्वर्ग सुख भोगावे आणि पापांश अधिक झाला तर प्रथम नरक लोकांची वाढ धरावी आधी कर्मफल भोगतो पुण्य व पाप समसमान करतो व मग आईच्या उदरी येऊन योनी पावतो आधी पित्याच्या देहात संचरत असतो जीव कर्माधीन होतो आणि कोणी श्वासमार्गाने तर कोणी पाणी पिण्याच्या द्वारानेच पितृदेहात प्रवेश करतो कोणी पावसाबरोबर अठरा प्रकारच्या धान्यात धान्यांवर पडून षडस्त्र अन्नाच्या रसामध्ये लिनवतात सुषुप्तीची माळ लागून खऱ्या ज्ञानवंताला मोठावस्था प्राप्त होते आणि एका अन्नरसाबरोबर पितृदेहामध्ये प्रवेश करतो जठराग्नीचा संस्कार व षडधातूंचा पाक घडून तिसऱ्या आठवड्यात तो शुक्रावस्थेला जाऊन पोचतो पंचमहाभूतांचेच धान्य होऊन त्याचाच अन्नरस उत्पन्न होतो पंचभूतात्मक अन्नरसालाच शुक्र शुक्रासे म्हणतात पित्याचे रेत आणि मातीचे शोणीत स्पर्शकाळी जननीच्या गर्भात मिश्रित होते प्राण व आपान यांच्या योगाने योनिमुख रेत उसळते व तेथे मनाचा योग होऊन लिंगदेहही त्यास सामील होतो पितृरेत अधिक व मातृशो शोधित कमी असे असले म्हणजे निश्चय करून जननीच्या गर्भात पुत्र उत्पन्न होतो श्री शेनीत अधिक झाले म्हणजे कन्या होते आणि शुक्र शोधित समसमान झाले म्हणजे नपुसक निपजतो पितृरेतेच्या हडे शिरा व मज्जा अशा तीन सारख्या धातू उत्पन्न होतात मातेच्या शोधितापासून जननीच्या गर्भामध्ये त्वचा मांस व रक्त अशा तीन सारख्या धातू उत्पन्न होतात या याप्रमाणे जीवाचा जड देह सहा धातूंचा बनतो म्हणून त्याला षटशोक्षिक असे नाव आहे असो हे शुक्र शोनिताचे मिश्रण एक दिवस एक रात्र गेली म्हणजे स्थिर होते पाच दिवस व रात्री गेल्या म्हणजे त्याला सुंदर बुडबुड्याचा आकार येतो पंधरवड्याने अंडाकृती होते महिनाने शिराची आकृती दिसू लागते दोन महिन्यांनी हात हृदय वगैरे गोष्टी होतात तिसऱ्या महिन्यात पाठीचा भाग व कमर चौथ्यात पूर्ण पाय व दृष्टी आणि पाचव्यात अस्थि व शिरा यांची गर्भाच्या ठिकाणी गर्दी उडते सहाव्या महिन्यात त्वचा व केश सातव्यात नखे व वा केसांची वाढ होते पाच महिन्यात स्मरण आदी करून चित्ताचे धर्म प्रगट होतात पुढल्या दोन महिन्यात अतिशय दुःख होऊन लागते इतक्यात गर्भाला प्रसूती वेदना होऊ लागतात मग त्याला मोर्छा प्राप्त होते व तो बाहेर पडतो अत्यंत तीव्र वेदना होऊ लागल्या म्हणजे आपले मूळचे ज्ञान विसरून जातो आणि कोहम कोहम म्हणजे मी कोण आणि मी कोण म्हणून मोठ्याने गळा काढून रडू लागतो त्याप्रमाणे जीवात्म्याचा जड देह पंचीकृत भूतांचा बनलेला आहे आता कोणत्या भूताचा कोणकोणता अंश ते ऐकून घे केश कातडी आणि मांस अस्थि व नाड्या हे कठीण भाग पृथ्वीचे अंश होत लाळ मूत्र शोणित म्हणजे रक्त मज्जा आणि पाचवे रेत हे या जड शरीरातील द्रव्यांश उदकांचे होत हे उघड आहे हे शिष्य राजा तहान, भूक झोप आळस संग हे सगळे उष्णांश तेजाचे समज चलन वलन अंकुचन प्रसरण व निरोधन हे पाचही चलनांश पंचीकृत वायूचे होत काम क्रोध शोक मोह व भय हे वा जड देहातील पंचीकृत आकाशाचे निसंशयी पाच व्यापशांश होत येणेप्रमाणे हे जड शरीर हेच लिंग देहाचे वसतीस्थान आहे तेते सहा विकार असतात ते तुवाईक पहिला विकार जायते दुसरा अस्थि तिसरा विवर्धते चौथा विपरिमनते पाचवा अपक्षीयते सहावा विनश्यती होय जायते म्हणजे नुसते होणे अस्तित्वात येणे अस्थि म्हणजे नुसते असणे विवर्धते वी म्हणजे वृद्धी पावणे विपरिमणते म्हणजे तारुण्य अपक्षयते म्हणजे वाधर्क्य आणि विनश्यती म्हणजे मरण असे सहा विकार होतात हे जड शरीर या सहा विकारांनी युक्त असते आणि येथे निरंतर जागृती अवस्था असते स्थूल देह आणि जागृती अवस्था या दोहनचा अभिमानी खरोखर विश्व आहे या तिन्हीच्या रूपाचा प्रकार पुढील प्रमाणे नेत्रस्थान तो स्थूल भोग होई, व रजगुण सहा प्रकारचे मिश्रण हा सर्व प्रणवाचा पहिला चरण असे समजावे प्रणवाचा पहिला चरण हा षडविद गुण होय याचा अर्थ काय व कसा ते श्रवण करावे पंचीकृत भूतांपासून भूतां वाचून पिंडब्रह्मांडाचे अस्तित्व नाही आणि त्या शिवाय उत्पत्ती व जागृती हीही नाहीत पंचीकृत भूतां वाचून पिंडब्रह्मांडाचे अस्तित्व नाही आणि त्या दोघंशिवाय उत्पत्ती व जागृती हीही नाहीत उत्पत्ती जागृतीशिवाय ब्रह्म व विविश्व हे अभिमानी तरी कशाचे व त्यांच्याशिवाय आकार हे नावच काडू नये आणि जेथे ह्यापैकी काहीच नाही तेथे नेत्रस्थान काय आणि कसले स्थूलभोगच मुळी अघटमान असणे अशक्य रजगुण नसला तर मागचे काहीच संभवत नाही म्हणून हे सर्वही प्रथम चरण समजावे जीवाचा लिंगदिय हेच स्वप्नावस्थेचे स्थान होय तेजस हा त्या दोहांचा निरंतर अभिमानी असतो तेजस स्वप्नावस्था व लिंगदिय या तिन्हींचा विस्तार म्हणजे उकार होय या तिन्हींचे स्थान कंठस्थान होय तेथे ते सुख दुःख मिश्रित गुप्तभोग असतात या पंचकाला सत्वगुण प्रसवते सह वर्तमान जो लिंगदेहाचा प्रवर्तक तोच प्रणवाचा द्वितीय चरण असे म्हणतात हास सर्दगुण हाच प्रणवाचा द्वितीय चरण कसा होतो या आक्षेपयुक्त कल्पनेचे समाधान तो ऐक सूक्ष्म भूतानशिवा हिरण्यगर्भ व लिंगधिह लिंगध्यय हस्तित्व नहीं मग तशिवा स्वप्नावस्था कशी संभवेल जेते स्थिति ही अवस्थाच नहीं तेन कशाचा अभिमा होना मनु विष्णु व तेजस ये दोगे ही तथे कसे अभिमानी होना या वाचुन कंठस्थान व वा गुप्तभोग ये ही संभवत नहीं मग तेथे सत्वगुणाचे नाव कशाला, हे सर्व जाणत्या हा सर्वांशिवाय द्वितीय चरण अशी संज्ञाच नाही म्हणून तोच तो होई, नाही काय म्हणून म्हणावे अज्ञान हे कारण शरीर असून तेच सुषुप्तीचे क्रीडा मंदिर आहे या दोघांचा निरंतर अभिमानी प्राज्ञा होय प्रज्ञा सुसुप्ती व अज्ञान ही त्रयी हाच मकार होय हृदय हे त्याचे स्थान हे ध्यानात ठेव हृदयातील आनंदभोग हा तमोगुणाचा विस्तार होय हे सर्व मिळून प्रणवाचा तृतीय चरण समजायला पाहिजे हे सर्व तृतीय चरण कसे होते हा आक्षेपावर उत्तर देऊ ते ध्यानात ठेव प्रसिद्ध शिवाय, माया अविद्येचे अधिष्ठान नाही प्रलय सुषुप्ती रुद्र प्राज्ञ अभिमान हे कोणाला तू समजतोस ह्या त्रितयाचाच जर अभाव झाला तर मकारसज्ञ तरी कोणाला तेथे यांच्याशिवाय हृदय हे स्थान तरी कोणाला या अभिमाना वाचून हे सर्व असंभवनीयच होत येथे आनंदभोग तो कसला व तमगोन तरी कसला वा षटविधां वाचून तृतीय चरण तो कसला म्हणून तेच ते होत यात असंबंध असे काहीच नाही अशा प्रकारे प्रणवाच्याच ति मात्रा प्रपंच प्रपंचरूपाने विस्तार पावले आहेत असे अथवर्णशाखेचा वेद म्हणतो येणेप्रमाणे स्थूळ लिंग व कारण हेच जीवाचे तीन ध्येय होत आणि जागृती स्वप्न व सुषुप्त या तीन अवस्था होत विश्व तेजस प्राज्ञ हे सर्वज्ञ असे तीन अभिमानी होत आणि अकार उकार व मकार ही मात्र होई नयन कंठ व हृदय ही अवस्थेची तीन स्थाने आणि स्थूल प्रविक्ष व आनंद हे तीन भोग समजावे सत्व रज उत्तम हे जे अविद्येचे प्रसिद्ध तीन गुण तेच प्रणवाचे क्रमाने तीन चरण होत असो सुषुप्ती ही अज्ञानाची जागृती स्वप्न ही अवस्था अन्यथा विपरीत ज्ञानाची होई अशा प्रकारे जीवात्म्याला अविद्येचा संसार लागला आहे जीवाला अविद्या ही असाधारण होय म्हणून तीच संसाराला कारण आहे आणि नानायोनीत जावे लागते ते गुण व कर्म यांच्यामुळेच आहे एकाच अवस्थेमध्ये गुणत्रयाची गोष्ट कशी आहे ती ऐक तीच कर्माच्याद्वारे नाना योनीला कारणभूत होतात त्रिगुणांची वृत्ती चित्तवृत्तीला एकसारखी नाचवीत असते मग चित्ताच्या अनुरोधाने इंद्रिये व्यापार करू लागतात जेव्हा सत्वगुण चित्तात प्रकट होतो तेव्हा तेव्हा पुण्य वासना होऊन इंद्रिये उत्संबळू लागतात पण ती अखेर शांत होतात त्यामुळे सात्विक कर्मे घडतात ती उत्तम योनी प्राप्त करून देणारी असतात त्यामुळे स्वर्ग सुखाची हौजपुरी होते चित्तात रजगुण उठला की मनात अभिलाष उत्पन्न होतो आणि मग इंद्रिय विषयांच्या प्रयत्नास प्रवृत्त होतात तेथे राजस कर्मे निपजतात आणि त्या विषयांच्या ध्यासाने कर्मानुरूप ओळीनेच रजयोनी प्राप्त होते चित्तात तमोगुणाचा अवतार झाला की क्रोध जोर अंगी भरलाच आणि इंद्रिय समूहात आतून पापवासना खेळू लागते येथे तामस कर्मे निपजतात ते आपोआपच हिनुरूप होऊन कर्मानुसार जीव मूळ जीवन इथे जन्म पावतात ज्या ज्यावेळी जो जोगून उठतो त्यावेळी तो तो दुसऱ्या दोघांना खाली आणतो एवढेच ते विषयाचे बिलकुल नाव नाही जोपर्यंत या त्रिगुणांच्या बेडीने जीव अगदी झखडला गेला आहे तोपर्यंत कोटी कल्प गेले तरी जन्म जन्ममलन काही चुकायचे नाही हीच त्रिगुणांची व्याख्या होय त्रिगुण सृष्टी ही असंख्य आहे ते तेथे महाप्रलय झाला तरीसुद्धा स्वरूप सुख म्हणून जे आहे ते नाहीच जीवाची जोपर्यंत मलिनदशा आहे तोपर्यंत गर्भवासही चुकायचा नाही आणि तुर्यावस्थाही सहसा तिकडे ढुंकून पाहायची नाही आता ती तुर तुर्यावस्था कशी असते तेही तुला सांगने येईल तर नीट चित्त देूपाचे अनुसंधान तोच महाकारणदेव होय आणि तेथेच तुर्या ही सर्व साक्षीनी अवस्था समझावी, आता साक्षीत्व कसे असते याची मौज तुला सांगतो ऐक जेणेकरून जनकाधिक हा समुद्र तरून गेले मी जागृती ही नव्हे व स्वप्नही नव्हे मी सुषुप्ती नव्हे की कोणतीही कल्पना नव्हे मी हे ही नव्हे त्याचा माझ्याकडे काही संबंध नाही मी जडही नव्हे व लिंगही नव्हे अज्ञानही नव्हे किंवा हे त्याचे कार्य म्हणजे अविद्येचे उठलेले आभाळ ही मी नवे. मी निर्विकार विदेह परमात्मा तो मी मी विश्वही नव्हे नवे, नव्हे प्राज्ञायी म्हणावा तर तोही परतंत्र आहे हे, हे अभिमानी आहेत व मी उदास अभिमानरहित आहे नयन कंठ हृदय ही तीन जे तीही मला नाहीत तर स्थान मान शून्य अद्वैय केवळ एकी एक असे जे परब्रह्म ते मी मी स्थूलही नाही व अविविक्त अविक्तही म्हणजे सूक्ष्मही नाही मी आनंदही नवे, की सुषुप्ती सुषुप्तिही नवे, असो तर यापैकी कोणीही मी नवे, मी गुणातीत परब्रह्म जे ते मी येणेप्रमाणे आपले आपणच स्वरूपाला निश्चितपणे जाणणे तीच तू तु तु तु तु तु तु तुरीवस्था म्हणून समज ज्याप्रमाणे लिंबे पक्वदशेच आली म्हणजे त्यास माधुर्य प्राप्त होते त्याचप्रमाणे तुर्याची ही परिपक्वदशा पूर्णश्रेष्ठ पायरी तीच उन्मनी अवस्था होय तुर्या ही शुद्ध वासना होय परंतु तेथे वासना हाच कडवटपणा असतो आणि उन्मणी अवस्था अगदी वासनारहित असते हे ध्यानात ठेव म्हणूनच ती उन्मनी गोड असे समज ज्याप्रमाणे साखर पाण्यात विरते पण तेथे तिचा गोडो गोडपणा राहतो त्याचप्रमाणे तुरिया स्वरूपात मुरून जी उरली ती उन्मनी अवस्था होय पाचवी अवस्थाच नाही असे श्रुतीचे म्हणणे आहे म्हणून तुरेची परिपूर्ण अवस्था ती उन्मनी असे म्हणायचे तुम पदार्थ शोधनाचे येथे सार्थक झाले हे शिष्य का तोच तदात्मा हे सुट्टी उत्तरार्धी समजेल असो तर ही तुर्यावसता आणि येथे माया हेच शरीर होई। येथचा अभिमाने निश्चय करून प्रत्येक आत्मा होई। मित्रा हेच तुर्या प्रणवाची अर्धमात्रा होय याचे पवित्र स्थान ब्रम्हरंध्र होय शुद्धसत्वाने आनंद आभास व भोग द्विगुणित या सहांचा संयोग होई असा प्रकार झाला या सर्वांचा गुण तोच प्रणवाचा चौथा चरण होई, तो निर्गुण नाद नादरूपाने असतो प्रणवाच्या चतुर्थ चरणी हे सर्व घडते या प्रश्नाचे समर्पक उत्तर तू ऐकून घे हे पहा गुणसाम्य व्यतिरिकाने महामाया ही आत्मज्ञानाची नावच आहे तर सर्व साक्षित्व तुरिया लक्षने करून दोन अवस्था झाल्या आहेत ह्या अवस्थांमुळे अभिमानी या शब्दांनी परमात्मा व प्रत्येगात्मा अशी दोन नावे ब्रह्मासच पडली आहेत मायेचा भास जर नाहीसाच झाला तर मग कोटचे साक्षत्व आणि कोटचे तुर्या तिच्याशिवाय परमात्मा व प्रत्येगात्मा त्यास तरी अभिमानित्व कसले या पूर्वक्ता वाचून मूर्धनिस्थान ते कोणाचे आनंदाभास भोग तो कशाचा सांग बरे या शुद्ध पंचका वाचून शुद्ध सत्याची गोष्ट कसली म्हणून हा सर्व पणवाचा चतुर्थ चरण होई, जेथे वर्णाचा उच्चार नाही केवळ ध्वनी मात्रा असतो म्हणून अर्धमात्रा निश्चय आणि तीच असा निश्चय तुझा तूच कर तथापि योगीजन म्हणतात की चतुर्थ चरण या शब्दाने तेथे सगून परमात्माच घेतला पाहिजे मग नादही विश्रांती घेतो मायाही थंड होते मग केवळ न्यप्ती म्हणजे केवळ सत्ता मात्र ब्रह्म तेवढेच राहते असो त्या महाकारण वेगळे कार्य जात म्हणून काही नाहीच म्हणून परब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाला वेगळेपणा नाही परब्रह्माच्या सत्तेने कारण प्रपंचाला अस्तित्व येते आणि त्यामुळेच सूक्ष्म प्रपंचालाही अस्तित्व येते सूक्ष्म प्रपंचाशिवाय स्थूल प्रपंचही नाही म्हणून कार्यच कारण हा न्याय ध्यानादान म्हणून आकार तोच उकार उकार तोच मकार व मकार तोच अनाक्षर म्हणजे वर्णरहित परमात्मा होय त्याचप्रमाणे आपणच आपल्याला जाणतो तो जीव शुद्ध म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार घ्यावा असा त्यानेच असो त्या ईश्वरोपाधीला समष्टी व जीवाच्या उपाधीला वेष्टी म्हणतात हे वेष्टी समष्टीचे प्रकार हेच तीन पाद होई। । अशा प्रकारे शबलत्व पदार्थ प्रणवाचे यथापादत्रय आणि अर्धमात्रेचा विचार पाहिला म्हणजे असितपदाचे ठिकाणी ऐक्यर्थ होतो आता तो अर्धमात्रेचा शोधन म्हणजे विचार क्रम कसा आहे म्हणशील तर हे वचा तेतू तू हवे तसे समजून समजून घे श्री मुकुंदराज म्हणतात अशी श्री गुरूंची वाणी ऐकून शिष्य शिरोमणी विनंती करू लागला सद्गुरुनाथ महाराज की जय इति श्रीमद विवेक सृष्टिकर्मे गुरुशिष्य संवाद देह नाम, देहकथनाम षठ प्रकर सम